पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण तिसाव ब्रिल जीत राष्ट्रांची परिषद मी बर्लिन येथ राहत असता ब्रुसेल्स येथे लवकरच जीत राष्ट्रांची परिषद भरणार असल्याच एकोणीशे सव्वीसच्या अखेरीस मला कळल परिषदची कल्पना मला पसंत पडल्यामुळे हिंदी काँग्रस्त या परिषदत्त अधिकृत भ्याग घ्यावा असं मी हिंदुस्थानात पत्र लिहून कळवल माझी सूचना मान्य करण्यात आली व हिंदुस्तानच्या वतीन माझी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली ब्रुसेल्स परिषद एकोणीशे सत्तावीस फेब्रुवारीच्या प्रारंभी भरली होती परिषदेची कल्पना प्रथम कोणी काढली तिला माहीत नाही त्या काळात बर्लिनही बाहेरच्या राजकीय व सामाजिक निर्वासितांची व जहार गटांची उतारपेटत झाली होती व याबाबतीत तॅरिसशी हलके हलके बरोबरी करू लागल होत बर्लिनमध्ये कम्युनिस्टांचा जोरही खूपच होता जीत राष्ट्रांनी एकजुटीन एकाही कार्यक्रम पार पडावा व जहालमजूर पक्षाची व त्यांची एकी व्हावी असे विचार त्यावी बऱ्याच जणांच्या मनात गोळत होते स्वातंत्र्याच युद्ध हर्वांनी मिळून साम्राज्यशाहीबरोबर खेळाव्याचं युद्ध आहे त्यासाठी एका बैठकीवेळ जमून विचार कर शक्य तर चढाई करणे फार इष्ट आहे याची जाणीव अधिकाधिक होऊ लागली होती इंग्लंड फ्रान्स इटली वगैरे साम्राज्यवादी राष्ट्र साहजिकच असल्या प्रयत्नांच्या विरुद्ध होती पण महायुद्धानंतर जर्मनीचे साम्राज्य नष्ट झाले तेव्हा इतरांच्या साम्राज्यातील वसाहतीतून व पादाक्रांत प्रदेशातून ज्या चळवळींच्या वावटळी उठत त्यांच्याकडे जर्मनी साभीलाश तटस्थपणाने पाहत राहिला होता बाहेरचे असंतुष्ट व प्रगमनशील लोक बर्लिनला जमत याचे हे एक कारण आह चीनच्या कुओ मेन टांगमधील जहालगट या सर्वांमध्ये विशेष प्रामुख्याने व धड़डीने काम करीत असे चीनमध्ये कुओ मेन टांगची प्रगती झंझावाताच्या वेगाने होत होती व त्याच्या माऱ्याखाली सरंजामदारीचे महान वृक्ष उन्मळून पडत आहेत असे दृश्य त्या काळी दिसत होते या देखाव्याचे स्वरूप पाहून साम्राज्यवादी राष्ट्रांनी आपली नेहमीची बेमोरवताची वृत्ती व वा हुकुमशाही भाषा ही दोन्ही सोडून दिली चीनच्या स्वातंत्र्याचा व एकाकीपणाचा प्रश्न आता फार वेळ खाणार नाही अशी लक्षणे दिसू लागली कुओ मिन टांग धुंद बनली असली तरी पुढच्या अडचणही तिला दिसत होत्या त्यासाठी आंतरराष्ट्रीय मतप्रचार करून आपली बाजू बळकट करावी अशी तिची इच्छा होती कुओम इन टांगमधील जहाल पक्षाने बाहेरच्या कम्युनिस्ट व कम्युनिस्ट सदृश लोकांचे सहकार्य मिळवून अशा तऱ्हेच्या मतप्रचाराचा आग्रह धरला असावा त्यामुळे बाह्य जगात चीनचे व चीनमध्ये त्यांच्या पक्षाचे बळ वाढणार होते कुवोम इन तो पोहोतो एकमेकांचे कट्टे असे दोन तट पडले नव्हते त्यामुळे वर करणे तरी कुओमेन टांग पक्ष एक दिनाने काम करताना दिसत असे जीत राष्ट्रांच्या परिषदेची कल्पना कुओमेन टांगच्या युरोपातील प्रतिनिधींनी उचलून धरली कदाचित त्यांनी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनीच परिषदेची क्लुप्ती काढली असावी काही कम्युनिस्ट व कम्युनिस्ट सदृश कार्यकर्तेही या प्रयत्नात अगदी प्रथमपासून होते परंतु सर्वसाधारणपणे परिषदेत कम्युनिस्ट मागेमागेच राहिले होते युनायटेड स्टेट्सच्या आर्थिक साम्राज्यवादामुळे दक्षिण अमेरिकेतील जनता रुष्ट झाली होती तेथूनही परिषदेला चांगला पाठिंबा मिळाला व मदतही झाली मेक्सिको देशाला जहाल अध्यक्ष लाभला असल्यामुळे युनायटेड स्टेटस विरोधी असा दक्षिण अमेरिकेचा गट आपल्या नेतृत्वाखाली तयार करावा अशी त्यांची फार इच्छा होती त्यांनी परिषदेत अत्यंत उत्साहाने भाग घेतला तेथील सरकार अधिकृतरित्या भाग घेईल हे शक्य नव्हते पण परिषदेला प्रेक्षक म्हणून सरकारतर्फे एक प्रमुख मुत्सद्दीव आला होता जावा इंडो पॅलेस्टाईन सिरिया इजिप्त या देशांचे आणि उत्तर आफ्रिकेतील अरबांचे व आफ्रिकेतील निग्रो लोकांचे प्रतिनिधी त्या त्या देशांच्या राष्ट्रीय संस्थांतर्फे ब्रुसेल्स येथे उपस्थित होते पुष्कळ जहाल मजूर संस्थांनी देखील आपले प्रतिनिधी आणले होते ज्यांनी युरोपातील मजूर चळवळीत प्रामुख्याने भाग घेतला होता अशी कित्येक सुप्रसिद्ध माणसे परिषदेला हजर होती कम्युनिस्टही परिषदेला आले व त्यांनी तेथील कार्यक्रमात महत्वाची कामगिरी बजावली ते परिषदेत कम्युनिस्ट म्हणून आले नसून कामगार संघाच अथवा तत्सदृश संस्थांच प्रतिनिधी म्हणून आले होते। जॉर्ज लान्सबरी यांची अध्यक्षस्थानी निवडणूक झाली व त्यांनी वक्तृत्वपूर्ण असे भाषण केले परिषद म्हणजे जहाज लोकांची कंपूशाही नव्हती आणि कम्युनिझमच्या ध्रुव तऱ्यावर दृष्टी ठ्वून नाव पाण्यात लोटण्यात आली नव्हती ही गोष्ट लान्सबरी यांनी परिषदस्थान मंडित कलड्यावर सिद्ध होण्यासारखी आहा कम्युनिस्टांविषयी परिषदेतील लोकांच्या मनात मित्रवाव होता मात्र निसंशक्त अनेक बाबतीत त्यांच्याशी मतभेद दिसून आला तरी कार्यक्रमाचे कित्येक समान मुद्देही आढळून आले तेथे एक ते कायमस्वरूपाची संस्था स्थापण्यात आली तिचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे लांसभरींनी कबूल केले या संस्थेचे नाव साम्राज्य विरोधी लीग पण यात आपली घिसाआडगाई झाली असा पश्चात त्यानं लवकरच झाला असावा अथवा त्यांच्या मजूर पक्षातील सहकार्यांना त्यांचे करणे पटले नसेल त्यावेळी बादशाचा विरोधी पक्ष म्हणून मजूर पक्ष ओळखला जात असे लवकरच प्रगती होऊन बादशहाचे मंत्रिमंडळ बनवण्याचा मान त्यांच्या पक्षाला मिळवायचा होता तेव्हा मंत्रिमंडळाच्या भावी सभासदांनी असल्या साहसी व क्रांतिकारी राजकारणाच्या कार्यात हात विटाळून घेऊन कसे चालेल फार काम असल्याचे निमित्त सांगून लान्सबरींनी लीगच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला एवढ्यानेच भागले नाही त्यांनी लीगच्या सभासत्वाचाही राजीनामा देऊन टाकला केवळ दोन तीन महिन्यापूर्वी ज्या भाषणाचे मी कौतुक केले त्यांच्यात अभावितपणे इतका फरक पडेला पाहून मला खेद वाटला तथापि साम्राज्यविरोधी लीगच्या आश्रयदात्यात पुष्कळच थोरथोर व्यक्तींचा समावेश झालेला होता आईन्स्टाईन मादार सन्यथ सेन व वा, मला वाटते रोमा रोला यांचा समावेश आश्रयदात्यांमध्ये झालेला होता बऱ्याच महिन्यानंतर अरबो जूनच्या तंट्यात लीगने अरबांचा पक्ष उचलला म्हणून आईन्स्टाईनं राजीनामा दिला वसाहतीच्या वितर परावलंबी देशातील प्रश्नांची ओळख होण्याच्या कामी ब्रुसेल्स येथील परिषद व लीगच्या समितीच्या ठिकठिकाणी भरलेल्या बैठकी यांची मला फार मदत झाली पाश्चात्य मजूर चळवळीतील विरोधी पक्षांचे अंतरंग मला त्यामुळे कळवून आले संबंधी मला आधी थोडीशी माहिती होतीच व मी त्याविषयी वाचलेही होती। पण प्रत्यक्ष संबंध काहीच आला नसल्याने माझ्या माहितीला वस्तुस्थितीविषयक ज्ञानाचा आधार मिळालेला नव्हता दुसऱ्या व तिसऱ्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनांपैकी तिसऱ्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेचा मी चाहता होतो दुसऱ्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेची महायुद्धापासून पुढची सगळी कारकिर्द पाहून मला अगदी तिटकर आलेला होता तिचा मोठ्यातला मोठा आधार तो ब्रिटिश मजूर पक्ष त्याची आम्हा हिंदी लोकांनंतर चांगलीच ओळख पटलेली होती त्यामुळे ओघाणेच मी कम्युनिझमकडे वळलो त्यात काही वेगुन्हे असले तरी तो निदान धार्मिक व साम्राज्यवादी तरी नव्हता कम्युनिझम विषयीची माझी निष्ठा शास्त्राधिष्ठीत नव्हती कारण कम्युनिझममधील गहर सिद्धांतासंबंधी मला विशेष ज्ञान नव्हते कम्युनिझममधील ठळक ठळक मुद्द्यांशी मात्र माझा परिचय झाला होता त्यामुळे व रशियात सुरु असलेल्या अभूतपूर्व घडामोडींमुळे माझे लक्ष कम्युनिझमकडे वेधले परंतु कम्युनिझमची हुकुमशाही कम्युनिस्टांची चढेलपणाची व अशिष्टपणाची कार्यपद्धती स्वतः अशी मतएक्य नसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा धिक्कार करण्याचा त्यांचा स्वभाव वगैरे गोष्टींची मला अनेकदा चीड येत असे कम्युनिस्ट अर्थातच असे म्हणतील की माझ्या पांढरपेशा शिक्षणामुळे व वर्णामुळे माझ्या बाबतीत या अशा मानसिक प्रतिक्रिया व्हावा गोष्ट जरा चमत्कारिक वाटेल पण साम्राज्य समितीच्या सभातून किरकोळ मुद्द्यांवर माझे मत इंग्रजी व अमेरिकन सभासदांच्या बाजूला असल्याचे दिसूनही कार्यपद्धतीविषयी तरी माझ्या व त्यांचा दृष्टिकोनात बरेच साम्य होते बाताळे व चराटी ठरावांना आमचे हरकत असे ठराव साधे व सुचुटीत असावेत असे आम्हाला वाटे पण पर युरोपातील परंपरा निराळी दिसली समितीमध्ये कम्युनिस्ट व इतरांमध्ये पुष्कदा मतभेद होता पण बहुदा काहीतरी तडजोड निघत पुढे आमच्यापैकी काहीजण घरोघर परतले त्यामुळे समितीच्या बैठकीनं हजर राहणे तच शक्य झाले नाही ब्रुसेल्स येथील परिषदेमुळे साम्राज्यवादी राष्ट्रांच्या परराष्ट्रीय व मसाहत खात्यांची बरीच तारांबळ उडाली होती परिषदेवर त्यांनी बारीक नजर ठेवली होती ब्रिटिश परराष्ट्रीय खात्यांपैकी सुप्रसिद्ध लेखक आंगूर याने आपल्या पुस्तकात या परिषदेबद्दल अद्भूत व क्वचित हास्यास्पद अशी माहिती दिली आहे खुद्द काँग्रेसच्या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय हिरांच पेव फुटल होत पुष्कळ प्रतिनिधी हेर खात्याचेच प्रतिनिधी असावेत पुढे यासंबंधी आम्हाला एक मोठा मतदार अनुभव आला फ्रेन्स हेर खात्यातील एकजण माझ्या अमेरिकन मित्राला तो पॅरिस इथे राहत असता भेटण्यासाठी आला काही गोष्टी संबंधी विचारपूस करण्याकरिता तो सहजगात्या आला होता चौकशी झाल्यावर तुम्ही मला ओळखले का आपलीपूर्वी भेट झालेली आहे असे त्याने म्हटलं खूप निर्गुण पाहिल्यावरही माझ्या मित्राला त्याची ओळख पटेना मग त्या आठवण दिली की ब्रुसेल्स स्पर्शेच्या वेळी मी एक निग्रो प्रतिनिधी म्हणून तिथे आलो असता आपली भेट झाली होती तोंड हात वगैरे सर्व अंगमी त्यावेळी काळे करून घेतले होते समितीची एक बैठक कलोन झाली तेथे मी उपस्थित होतो बैठक संपल्यावर जवळच डुसेल्स डॉर्फ येथे सॅक्को व्हॅनझेट्टी बद्दल एक सभा भरणार होती तेथे यावे म्हणून आम्हाला विनंती करण्यात आली सभेहून परत येत असता पोलिसांनी परवान्याबद्दल हटकले बहुतेकांपासवाने हो माझा परवाना मात्र कलोनी ते हॉटेलमध्येच राहिला होता डुसेल्स येथे फक्त काही तासात घालवायचे असल्यामुळे हो मी तो घेतला नव्हता झाले हो मला पोलीस चोक नेण्यात आले सुदैव आणि काही समानशील भेटलेच एक इंग्रज गृहस्थ व त्यांच्या पत्नी यांचेही परवाने कलोंडलाच राहिले होते एका तासाने पोलिस अधिकाऱ्यांनी आम्हाला निरोप दिला नंतरच्या काळात साम्राज्यविरोधी लीग कम्युनिझमच्या बाजूला अधिकाधिक झुकत गेली तथापि तिचे व्यक्तित्व कधीच नष्ट झाले नाही माझा फक्त पत्राद्वारेच लीगशी संबंध येत अस एकोणीशे एक साली गांधी आयरविन तहनाम्याच्या बाबतीत मी जो भाग घेतला त्याबद्दल लीगचा माझ्यावर अत्यंत रोष मला बहिष्कृत करण्यात आले म्हणजे कसला एक ठराव करून मला लीगच्या बाहेर घालवण्यात आले त्यांना राग आला तो साहजिकच होता परंतु माझ्या धोरणाचे स्पष्टीकरण करण्याची संधी तरी त्यांनी मला द्यावायला हवी होती एकोणीशे सत्तावीसच्या उन्हाळ्यात माझे वडील युरोपमध्ये आले मी त्यांना व्हेनिस येथे भेटलो नंतर कित्येक महिन्यापर्यंत आम्ही एका ठिकाणीच राहत होतो वडील माझी पत्नी माझी धाकटी बहीण व मी असे सर्वजण सोव्हिएट रशियाच्या दहाव्या वाढदिवसाच्या समारंभासाठी नोव्हेंबर महिन्यात मास्को इथं गेलो मास्कोत आम्ही फक्त तीन किंवा चारच दिवस मुक्काम केला मास्कोला जाण्याचे सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी ठरले पण आम्ही गेलो त्याचा आम्हाला नंतर फार आनंद झाला कारण तिथे जे काही स्वल्प पाहाय सापडले ते सुद्धा फार महत्वाचे होते नव्या रशियासंबंधी आम्हाला विशेष बोध झाला नाही आणि इतक्या थोड्या दिवसांच्या भेटीत तो होणे शक्य नव्हते पण तेथील सर्वच सोव्हिएट व सांघिक कल्पना माझ्या वडिलांना अजिबात नवीन अशा वाटल्या त्यांचे सगळे शिक्षण कायद्याच्या व सनदची राजकारणाच्या चौकटी झालिखी असल्यामुळे त्या चौकटीतून स्वतःची सुटका करून घेण त्यांना फार अवघड होत पण मॉस्को येथे पाहिलेल्या दृश्यांचा त्यांच्या मनावर खूपच परिणाम झाला सायमन कमिशनची घोषणा झाली तेव्हा आम्ही मास्को येथे होतो व त्यासंबंधीची बातमी आम्ही मॉस्कोच्या वृत्तपत्रातून प्रथम वाचली नंतर काही दिवसांनी एका अपिलाच्या कामी वडिलांना लंडन इथं जावे लागले सर जॉन सायमन हि त्या कामातील त्यांचे सहकारी होत या फिर्यादीच्या बाबतीत हिंदुस्थानात मीही पुष्कवर्षापूर्वी काम चालवले होते परंतु नंतर माझा त्याच्याशी काही संबंध राहिला नाही तरी सायमन यांनी सूचना केल्यावरून मी त्यांच्या कचेरीत वडिलांच्या बरोबर विचारविनिमयासाठी गेलो होतो युरोपमधील आमचे वास्तव्य अपक्ष बाहेर लांबले 1927 साल संपत आले होते वडील युरोपमध्ये आले नसते तर आम्ही कदाचित लवकरही हिंदुस्थानकडे वळलो असतो परत जाताना युरोपच्या आग्नीय भागात व तुर्कस्तान आणि इजिप्तमध्ये काही दिवस घालवावेत असा बेत आम्ही योजला होता पण त्यासाठी वेळ सुरला नाही कारण मद्रास येथे भरणाऱ्या काँग्रेस अधिवेशनासाठी वेळेवर पोहोचण्याची मला उत्सुकता लागून राहिली होती आम्ही मार्सेलसहून कोलंबोला गेलो वडील मात्र आणखी तीन महिने युरोपातच राहिले